श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग तेरावा श्रीराम म्हणाला ब्राह्मण सम्यक ज्ञानाच्या विलासाने वासनाक्षयाचा उदय झाला असता मी आता खरोखर जीवनमुक्तपदी आरूढ झालो आहे पण आता अहो गुरुवर्य प्राणस्पंदाच्या निरोधाने वासनाक्षयाचा उदय झाला असता योगी जीवनमुक्तपदी कसा आरूढ होतो ते मला सांगा श्री वसिष्ठ म्हणाले संसारातून तरुण पार जाण्याविषयी जी युक्ती तीच योग शब्दाने सांगितली जाते चित्ताचा उपशम हाच जीचा धर्म आहे अशी ती युक्ती दोन प्रकारची आहे आत्मज्ञान हा हिचा एक प्रकार मी उपशम प्रकरणात भूलोकी प्रकट केला आता मी जो हा प्राणसरोध या नावाचा तिचा दुसरा प्रकार सांगत आहे तो ऐक त्यावर श्रीराम म्हणाला भगवन या दोन प्रकारातील सुलभत्वामुळे दुःखदायक नसलेला आणि म्हणून चांगला प्रकार कोणता की जो नुसता अवगत झाल्यानेच पुन्हा क्षोभ किंवा चित्त विक्षेप पीडा देत नाही श्री वसिष्ठाने सांगितले रामा योग या एकाच शब्दाने ज्ञान व सरोध हे दोन्ही प्रकार जरी सांगितले आहेत तरी तो शब्द प्राणाचा निरोध या अर्थीच अतिशय रूढ झालेला आहे एक योग व दुसरे ज्ञान असे दोन्ही तेच एक फल देणारे उपाय संसारातून तरुण पार जाण्यास अधिकाऱ्याने एकसारखेच सांगितलेले आहेत पण ज्याचे चित्त सुकुमार असल्यामुळे प्राणनिरोधाचे दुःख ज्याला सहन करवत नाही त्याला योग्य योग, योग असाध्य आहे आणि ज्याचे चित्त कठोर असून विचार करण्यास समर्थ नाही त्याला ज्ञान निश्चय असाध्य आहे शुद्ध चित्त व विचार कुशल अशा मला ज्ञानविषय सुसाध्यटतो ज्ञान व अज्ञान यांच्या स्वरूपांचा विवेक करण्याचे सामर्थ्य नसले म्हणजे विचाराची अपक अकुशलता असते अज्ञान तर अज्ञातच आहे कारण ते स्वप्नातही नसते पण ज्ञान सर्व अवस्थांमध्ये स्वतःच स्फुरते अर्थात अज्ञान सर्वदा साक्षीकडून प्रसिद्ध होत असल्यामुळे व ज्ञान स्वप्रकाश असल्यामुळे स्वतःच प्रसिद्ध असल्या कारणाने आणि अज्ञान व ज्ञान यांचे हे परस्पर वैलक्षण्य अनुभवानेच सिद्ध होत असल्यामुळे विवेक संभवतो त्यामुळे ज्ञान सुकर आहे पण योग तसा सुकर नाही तर तो दुष्करच आहे असा भावार्थ त्याचप्रमाणे पर्वतशिखर चंद्र नक्षत्र हृदय कंठ तादुमोल भ्रूमध्य इत्यादि धारणें देश सम, शची, वालू दगड़ काटे रहित आसना आसनांचे प्रदेश <coughs> <coughs> इत्यादि बाह्य साधना योग करावा लागत लगत तो सहज सात्य हो तसेच मंदमती निरुत्साह मूर्खलोक कल्पना करतात त्याप्रमाणे धीर समर्थ व यत्नशील अधिकारी पुरुषाला शास्त्रीय साधनांविषयी सुसाध्य कष्ट साध्य करणे उचित नाही हे रघुश्रेष्ठ ज्ञान व योग हे दोनच उपाय शास्त्रीय आहेत त्यातील ज्याचे ज्ञेय निर्मल ब्रह्म आहे असे अंतस्थ ज्ञान मी तुला सांगितले आता हे साधू प्राण व अपान यांचे समत्व संपादन करणे या रूढाने रू या रूपाने रूढ झालेला त्यासाठी दृढ देहाचा गुहेत राहणे आवश्यक असते असा योग ज्यांना आकाशगमनादी सिद्धी हव्या असतील त्यांना त्या देणारा व ज्यांना ज्ञानाची इच्छा असेल त्यांना ज्ञान देणारा हा योग तू ऐक हे राजपुत्रा तू उद्युक्त चित्ताने प्राणसंचाराचा निरोध केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या प्रतिष्ठेस पोहोचून या प्रत्येगात्मरूप अक्षय परमपदी अभ्यास या चित्त योग युक्तिने समाहित स्थिती वो वाणीचा विषय होणारा जो निरतिशय आनंद त्याच्याशी तद्रूप होऊन राहशील श्रीवासिष्ठ महारामायणे निर्वाणप्रकरणे पूर्वाधे त्रयोदश स्क सर्गा श्रीराम